पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण तिसरे बालपण आणि शिक्षण टाटा ग्रुपने व्यवसाय धंद्यात देशात अग्रक्रम मिळवलाच पाहिजे परंतु त्याचवेळी देशाच्या विकासातही मोलाचा सहभाग घेतला पाहिजे आमच्या कंपन्या आणि मॅनेजर्स यांनी त्यांची उद्दिष्टे गाठलीच पाहिजे त्यासाठी ग्रुपने गेल्या अनेक दशकांच्या वाटचालीतून ज्या परंपरा घालून दिल्या आहेत त्याही पुढे चालू राहिल्या पाहिजेत रतन टाटा आज टाटा उद्योग समूहाची वार्षिक उडाल सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे समूहातील विविध कंपन्यांची संख्या शंभराच्या घरात भरेल आणि कर्मचाऱ्यांची कित्येक लक्ष भरेल या उद्योग समूहाचे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून अध्यक्ष असलखीरतन टाटा यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सालचा वयाची एकाहत्तरी त्यांनी पूर्ण केलेली आहे परंतु भरपूर उंची गौरव ठळक नाक डोळे सुटाबुटातील रुबाबदार राहणी आणि डोक्यावरचे काळे रुपेरी भरघोस केस यामुळे श्री रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व विलक्षण प्रभावी आणि छाप टाकणारे आहे। त्यांचा आवाजही गहरा आहे बोलणे शांत संयमित आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला शोभेल असे अत्यंत अदपशिर आह रतन टाटा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी टाटा उद्योग समाजचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना दोन मुले होती पैकी एकाचे नाव रतन टाटा असे होते परंतु ते अल्पायशी ठरले आणि एकोणीशे अठरामध्ये वयाचा सत्तेचासळ वर्षी निधन झाले हे रतन टाटा अत्यंत संवेदनशील राजकीय सामाजिकदृष्ट्या जागरूकग्रस्त होते त्यांना त्या काळात सर ही पदवी मिळालेली होती त्यांच्या पत्नीचे नाव लेडी नवाजबाई टाटा मात्र या दाम्पत्याला मुलबा झाले नाही सर रतन टाटांचे अकाली निधन झाले टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा त्यांचे पुत्र सर रतन टाटा यांची थेट वंशावळ वा येथेच थांबली विधवा लेडी नवाजबाई टाटा मात्र सर रतन टाटांच्या निधनानंतर चौवेचाळीस वर्ष त्यांच्या अफाट संपत्तीच्या त्यास वारसदार होत्या परंतु निपुत्रीक आणि विधवा होत्या म्हणून त्यांनी पारशी समाजातीलच आणि टाटा कुटुंबाशी दुरुन संबंधित असलखि नवल नामक बालकास दत्तक घवल यांच मोर्च आईवडील अकाली वारल्यामुळे एका अनाथऱ्यात वाढत होत त्यांना लडी नवाजबाईंनी दत्तक घवून मुंबईतील आपल्या अलिशाड मालात राहायला आणल तिथा नवलचिवय जेमतरा वर्षांच होत हनवल टाटा अशा प्रकार लेडी नवाजबाईंच दत्तक पुत्र या नात्यान टाटा उद्योग समूहाच वारस म्हणल सर रतन टाटा यांनी आपल्या हयादीतच अनेक शैक्षणिक सामाजिक कार्यांना उदार हस्ते भरपूर वित्त सहाय्य केले होते त्यांच्या मृत्यूनंतर सर रतन टाटा ट्रस्ट नामक विश्वस्त मंडळातर्फे त्यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य पुढे चालू राहिले तालू आह आपल्या विधवा पत्नी लेडी नवाजबाई टाटा यांच्यासाठीही त्यांनी भरपूर संपत्ती मागे ठेवली होती दत्तकपुत्र नवल टाटा आणि लेडी नवाजबाई टाटा तेव्हा टाटा पॅलेस नामक इमारतीत राहत असत ही इमारत बोरी बंदर रेल्वे स्थानकाजवळ बॉम्बे जिमखाना परिसरात आह जुन्या गोथिक शैलीतील ही दगडी इमारत म्हणजे एक राजवाड्याचं आहे मोठमोट्या खोड्या उंच छत प्लास्टर ऑफ पॅरिसचं नक्षीकाम उंची वेलवेटचे पडदे रेशी कापड मडविलेले अलिशान सोफे हंड्या झुमरे असा मोठा साठमाट इमारतीचा सा आह लेडी नवाजबाईंना काही मुलबा झाले नाही पण त्यांना मुलाबाळांची फार होस होती शिवाय सतत वाढणाऱ्या पसरणाऱ्या टाटा उद्योग समूहासाठीही घरचा वारस हवा होता त्यामुळे त्यांनी दत्तक पुत्र नवल लग्नाच्या वयाचा होताच सूनू हिच्याशी त्याचे लग्न लावून दिले ते आणि त्यांची पत्नी सूनू टाटा या दाम्पत्याला पहिला मुलगा झाला लेडी नवालबाई टाटा यांना खूप आनंद झाला त्यांनी या गोऱ्या गोमट्या सुदृढ बाळास आपल्या दिवंगत पतीचेच नाव दिले तेच हे टाटा रतन टाटांच्या ता जन्मामुळे उतार वयाच्या लेडी नवाजबाईंमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला रतनच्या पाठोपाठ त्यांच्या सुनबाई सुरू टाटा यांना दोनच वर्षांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला इतके दिवस प्रशस्त टाटा पॅलेसमधे कोणी लहान मुलबा नव्हते हो आता दोन दोन मुलांच्या बाल लिलांनी टाटा पॅलेस आणि लेडी नवाजबाई दोघांना जणू नव पालवी फुटली दुसऱ्या बाळाच नाव जिमी असे ठेवण्यात आल बाल रतन आणि जिमी यांच्या पालनपोषणात लेडी नवाजबाईंचा मोठा वाटा होता लेडी नवाजबाई लेडी नवाजबाईंचे जुने कृष्णधवल फोटो आजही उपलब्ध आहे त्यावरून, त्या, त्या सुंदर रूपवान होत्या सणावराला मोठ्या हौसेने पारशी पद्धतीची साडी नेसने, त्यांना विलक्ष लावत या साडीला धारात असे म्हणतात स्त्री रतन टाटा आजही आपल्या या खानदानी आजीचे तिच्या अकृत्रिम अपार मायेचे बालवयात केलेल्या संस्कारांचे आपल्यावर मोठे ऋण आहे हे आवर्जून सांगतात लेडी नवाजबाईंचे वास्तव्य काही काळ इंग्लंडमध्ये होते त्यामुळे भारतीय आणि ब्रिटिश रीतीरिवाज शिष्टाचार वागण्याच्या पद्धती यांचे एक विलोभनीय मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात होते देशातील एका धनाढ्य औद्योगिक घराण्याचे आपण वारसदार आहोत याची त्यांना स्पष्ट जाणीव असे त्यामुळे त्या तोलामोलाचे त्यांचे तोला वागणे असे टाटा पॅलेस या भव्य प्रसादातील शिस्त टापटीप सौंदर्य हे सगळे लेडी नवाजबाईंमुळे होते टाटा पॅलेसमधले नोकरसाकर ड्रायव्हर माळी मोलकर्णी या सर्वांवर त्यांचा धाक असे टाटा उद्योग समूहातील अनेक वरिष्ठ तज्ञ अधिकारी व्यवस्थापक कामगार या सर्वांना त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाढत अस रतन आणि जिमी या दोघा नातूंबाबत मात्र त्या विलक्षण हव्या होत्या त्यांच्या उतारवायातले हे दोन नातू म्हणजे एक मोठाच विरंगुळा होता रतन टाटांचे शालेय जीवन आपल्या राजबिंड्या व्यक्तिमत्वामुळे शालेय जीवनापासूनच रतन टाटा सगळीकडे उठून दिसत मुंबईतच त्यांचे शालेय शिक्षण देवाची सर्वात प्रतिष्ठित शाळा कॅम्पियन स्कूल इथं झाले रोल्स राईस या त्या काळातील महागड्या उंची मोटर गाडीतून ते शाळेत जात असत सा। त्यांच्यासाठी एक रुबाबदार ब्रिटिश ड्रायव्हर ठेवण्यात आला होता परंतु आपल्या घाडाचा नावलौकिक अफाट संपत्ती राजेशय राहणीमान वगैरेचे काही एक दडपडच त्या बालवयात रटन टाटा यांच्यावर येत असावे बोलण्यात संयमितपणा मित आहे चार चौघांसारखे ते बिंदास राहू शकत नाही कपड़ गाड्या वापरायच्या वस्तू अशा प्रत्यक्ष बाबतीत त्यांना आपला प्रतिष्ठितपणा आपला टाटापणा सांभाळावा लागतो पण मुळात त्यांनाही समुद्रकाठी भटकायला वगडी गाड्या चालवायला पावसात भिजायला आवडत रतन टाटा यांच वास्तव्य वयाच्या पंधराव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी म्हणून एकोणीश बावन्न मध्य रतन टाटा कार्निल विद्यापीठ अमरिक अमरिकतन टाटांच जवळपास दहा वर्ष वास्तव्य होत भारतात तया दहा वर्षाच्या सुटीत येत असत परंतु वयाच्या पंधरा त पंचवीसा वर्षापर्यंतच्या कालखंडात त्यांचे वक्तव्य अमेरिकेत होते त्यामुळेच रतन टाटा यांचे इंग्रजी शब्दोच्चार बोलण्याची पद्धत थेट अमेरिकन आहे त्यांचे आचार विचार जीवनविषयक तत्वज्ञान जीवन दृष्टी यावरही अमेरिकेचा प्रभाव आहे त्या काळात अमेरिकेत शिक्षणासाठी राहणे तिथे खर्च करणे यावर भारतीय रिझर्व्ह बँक परकीय चलन विभाग यांचे फार निर्बंध असत मनात आणले असते तर देशातील एका धनाढ घराण्यातला हा माणूस रतन टाटा हे अमेरिक पैसा खर्च करून अलिशान राहू शकले असते परंतु त्यांनी तसे केले नाही, नियमानुसार जोडे डॉलर्स खर्च करायला मिळत तेवढ्यात ते आपला ते तेथील खर्च भागवत प्रसंगी पैसे कमीही पडत पण अशावेळी त्यांनी कधीही आपण टाटा असण्याचा दुरुपयोग केला नाही पैशाची गरज पडली तर हॉटेल ग्रंथालयात व अन्य छोटी मोठी कामे करून पार्ट टाईम नोकरी करून त्यांनी अमेरिकेत डॉलर्स स्वतः कमविले आणि आपला खर्च भागविला आहा मुंबईत अतिप्रशस्त टाटा पॅलेस सारख्या वास्तूमध्ये राहणाऱ्या रतन टाटांना अमेरिकेत मात्र एका अत्यंत छोट्या फ्लॅटमध्ये रहावे लागले अलिश शान राजेश हे त्यांना सवय होती पण त्यांनी स्वतःला गरजेप्रमाणे लगेच अमेरिकन संस्कृतीमध्ये छोट्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी अडजस्ट केले कार विद्यापीठातून त्यांनी स्ट्रक्चर इंजिनिअरिंग विषयात आर्किटेक्टची बीएससी पदवी घेतली त्यानंतर विश्वविख्यात हरवळ विद्यापीठातून व्यवस्थापन शास्त्राची एमबीए पदवीही मिळवली अमेरिकेत जायचे हे रतन टाटांनी शालेय वयापासूनच ठरवलेले होते त्याप्रमाणे ते गेले दोन पदव्याही त्यातून मिळविल्या अमेरिकेतच स्थायिक व्हावे असा विचारही त्यांच्या मनात बळावत चालला होता जोन्स अँड एमोन्स नामक एका आर्किटेक्ट फर्ममध्ये त्यांना नोकरीही मिळाली ही फर्म अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सुप्रसिद्ध लॉस एंजलीस या शहरात होती या फर्ममध्ये त्यांनी सुमारे दोन वर्ष नोकरी केली त्या सुमारास एका अमेरिकन युवतीशी त्यांची चांगली मैत्री झाली होती तिचाही आग्रह रतन टाटांनी अमेरिकन नागरिकत्व पत्करून अमेरिकेतच स्थायिक व्हावे असा होता नोकरी व्यतिरिक्त रतन टाटांनी अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात त्यांचा कॉलनीत जो पोहण्याचा तलाव होता त्याचा पुरेपूर वापर केला त्यांना पोहणे आवडते तो आनंद त्यांनी अमेरिकेत मनसोक्त घेतला याखेरीज विविध बनावटीच्या अमेरिकन मोटारगाड्या चालविण्याची ही त्यांना त्याच काळात पुरेपूर भागविली मोटार गाड्यांचे त्यांना बालपणापासूनच होते अमेरिकेतल्या वास्तव्यामुळे उत्तम उत्तम गाड्या चलविण्याची त्यांना संधी भरपूर मिळाली दरम्यान लेडी नवाजबाई वयोपरत्वे थकल्या होत्या रतनने अमेरिकेत राहू नये भारतात परताव असे त्यांना फार तसे त्यांनी रतनला बोलूनही दाखविले लेडी नवाजबाईंचा शब्द खाली पडू द रतन टाटांना शक्यच नव्हत त्या अमेरिकन मैत्रीणीही भारतात याव अशी त्यांची इच्छा होती तशी गोष्ट मैत्रीणीला घातली रतनपाठोपाठ तीही भारतात येईल असे ठरलिही होते परंतु प्रत्यक्षात मात्र ती भारतात आली नाही एकोणीशे बासष्टच्या अखेरीस रतन टाटा मात्र भारतात परतले. रतन टाटांवर प्रभाव रतन टाटा ज्या काळात अमेरिकेत होत तो काळ जॉन एफ कॅनडी यांच्या नेतृत्वाचा होता कॅनडींचे कमालीचे प्रभावी व्यक्तिमत्व त्यांची भाषणे त्यांचे विचार यांनी रतन टाटा विलक्षण प्रभावी झालिहत कॅनडी आणि पंडित नेहरू यांच्या दोस्ती तिव जोरात होती भारत अमेरिका सहकार्य संबंधाच बहुधा सर्वात मधुर पर्व होत जॉन गर्डीप्रमाणेच रतन टाटा यांच्यावर प्रभाव टाकणारे आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रोफेसर अमर बोस अमर बोसान बोसांमुळे उच्च कोटीचा आदर्शवाद आणि नैतिक मूल्यांचे आपल्या हृदयात रोपण झाले असे रतन टाटांनी अनेकदा म्हटल आह टाटा साम्राज्यात प्रवेश तुम्ही टाटा उद्योग समूहात सामील व्हाव अशी माझी इच्छा आहे असं एक औपचारिक पत्रच जीआरडी टाटा यांनी रतन टाटा यांना दिले आणि अधिकृतपणे रतन टाटा यांची विश्वविख्यात टाटा उद्योग समूहातील वाटचालीची मुहूर्तमेढ रोवली गेली माननीय जीआडींच्या या ऑफर लेटरला उत्तर देताना रतन टाटानी लिहिले होते तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे शब्द नाहीत टाटा उद्योग समूहाची उत्तम सेवा मी करेन आणि तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप करण्याची पाळी येऊ देणार नाही अशा शब्दात जेआरडीची ऑफर स्वीकारणाऱ्या रतन टाटा यांना किंवा अन्य कुणालाही पुढे मागे रतन टाटा हेच या प्रख्यात उद्योग अध्यक्ष होतील असे वाटले नसावेत